पुस्तक गीताबोध लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील अध्याय चौदावा सव्वीस एक बत्तीस मौन वार श्री भगवान म्हणाले जे ज्ञान मिळवून ऋषी मुनींना परमसिद्धी प्राप्त झाली ते ज्ञान मी आता तुला सांगेन ज्या लोकांना हे ज्ञान प्राप्त होते आणि त्यानुसार जे लोक आचरण करतात ते जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटतात हे अर्जुना सर्व प्राणीमात्रांचा मीच माता आणि पिता आहे हे लक्षात ठेव निसर्गातून सत्व रज आणि तम हे जे तीन गुण जन्माला आले आहेत ते देहीला बांधून ठेवणारे आहेत। या गुणाचे वर्णन क्रमशः उच्च मध्यम आणि खालसा असेही करता येईल यापैकी सत्वगुण शुद्ध आणि निष्कळंक असल्यामुळे तो प्रकाश देणारा आह त्यामुळे त्यामध्ये सुखाचा स्रोत आहे राजसगुण हा आसक्ती आणि तृष्णा यांच्यामधून निर्माण होतो व तो माणसाला विविध स्वरूपाची कर्मे करायला लावतो तम या गुणाचे मूळ अज्ञान आणि संभ्रम यांच्यात आह त्यामुळे या गुणांच्या व्यक्तीच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष होते तो आळशी होतो थोडक्यात सांगायचे तर सत्वगुणामुळे माणूस सुखी होतो रजोगुणामुळे अस्वस्थ होतो आणि तमोगुणामुळे आळशी काही वेळा सत्वगुणाचे रजोगुण आणि तमोगुण यांच्यापेक्षा प्राबल्य असते तर इतर काही वेळा रजोगुणाचे सत्व आणि तमोगुणावर प्राबल्य असते आणि अजून काही वेळा तमोगुणाचे सत्व आणि रजोगुणावर प्राबल्य असते जेव्हा माणसाच्या सर्व कामकाजातून आणि शारीरिक हालचालतून ज्ञानाचे दर्शन होते देव्हा सत्व सत्वगुणाचे प्राबल्य आहे असे समजावे जिथे हाव गडबड अस्वस्थता आणि स्पर्धा या गोष्टी दिसून येतात तिथे रजोगुणाचे राज्य असते आणि अज्ञान आळशीपणा भ्रम या गोष्टी तमोगुणाच्या निदर्शक आहेत माणसाच्या जीवनात जर सत्व वरचड असला तर तो मृत्यूनंतर महान ऋषीमुनीच्या निष्पाप वातावरणात जन्म घेतो जर माणसाच्या जीवनात रजोगुणाला महत्व आले असेल तर कर्म करण्यात दंग असलेल्या लोकांच्या घरामध्ये त्याचा जन्म होतो आणि जीवनामध्ये तमसाचे प्राबल्य असलेली व्यक्ती परत मूर्ख व्यक्तीच्या गर्भाशयात जाते सात्विक प्रवृत्तीचे फळ शुद्धता आहे रजोगुणाचे फळ दुःख आहे तर तमोगुणाचे फळ अज्ञान आहे सात्विक व्यक्तीला उच्च गती मिळते रजोगुण असलेल्या व्यक्तीला मध्यम आणि तमोगुण असलेल्या व्यक्तीची अधोगती होते या गुणांशिवाय इतर कोणीही कर्म करणारा नाही हे जेव्हा माणसाला कळते आणि मी कोण याची त्याला ओळख पडते तेव्हा तो माझ्या प्रकृतीत प्रवेश करतो जेव्हा देही म्हणजे आत्मा सर्वांच्या देहांना जन्म देणाऱ्या या तिन्ही गुणांपलीकड़ जातो तेव्हा तो जन्म मृत्यू जरा आणि दुःख यांच्यापासून मुक्त होतो आणि मोक्षरुपी अमृत पाशन करतो गुणातीत व्यक्तीला मिळणारी ही सुंदर गती असेल तर त्याच्या खुना कोणत्या आणि गुणातीत कस होता येईल असा प्रश्न अर्जुनानं श्रीकृष्णाला विचारला त्यावर श्री भगवान म्हणाले या त्रिगुणांच्या पलीकड़ माणूस पोहोचला आहे असं जेव्हा म्हणता येईल तिव्हा त्याला सत्वगुणाचा प्रकाश दिसणार नाही रजोगुणाची धावपळ आणि गडबड दिसणार नाही तसेच तमोगुणातील अज्ञानही त्याला दिसणार नाही शिवाय हे काही दिसत नसल्यामुळे तो अस्वस्थही होणार नाही तो अशा प्रकारे शांत बसलेला असेल की जणू काय या त्रिगुणांशी त्याला काही घेणे देणेच नाही आणि या त्रिगुणांच्या अनुपस्थितीमुळे तो अस्वस्थ होणार नाही त्रिगुणच सर्व कर्माच्या मागे असतात हे कळत असल्यामुळे तो त्यांच्यापासून अगदी वेगळा असतो व आपल्या मनावर त्यांचा काहीही परिणाम होऊ देत नाही त्याच्याकरता सुख दुःख तसेच मातीचा गोळा दगड आणि सोने हे सर्व सारखेच असतात निंदास्तुतीचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही नाव लौकिक वा बदनामी यांच्याकडे तो समान दृष्टीने पाहतो शत्रू आणि मित्रांशी तो समभावाने वागतो त्यांनी सर्व कार्यरंभाचा त्याग कल्ला असतो अशा व्यक्तीला गुणातीत समजाव या खुना तुला उत्तेजित करण्याकरता सांगितलेला नाहीत किंवा तू आळसामुळे कपाळावर हात ठेवून गप्प बसावे याकरताही सांगितलेला नाहीत मी तुला केवळ सिद्ध पुरुषाच्या खुना सांगितलेल्या आहेत तोपर्यंत पोचण्याचा मार्ग हा आहे एकाग्र चित्ताने माझी भक्ती करणे हाच गुणातीत होण्याचा मार्ग आहे तिसऱ्या अध्यायापासून मी सांगत आलोय हो की माणूस कर्म केल्याशिवाय श्वासोच्छवासही करू शकत नाही कर्मापासून सुटका करून घेण्याचं कोणताही माणूस कल्पनाही करू शकत नाही ज्याला या गुणांच्या पलीकडे जाण्याची इच्छा असेल त्याने आपली सर्व कर्म मला अर्पण करून त्यापासून मिळणाऱ्या फळांची अपेक्षा करता कामा नये मीच ब्रम्ह चिरंतन जीवन सनातन आणि चिरंतर आनंद असल्यामुळे त्याने जर असे केले तर त्याची कर्म त्याच्या प्रगतीचा आड येणार नाहीत माणूस जेव्हा स्वतःला शून्य करतो तेव्हा त्याला चोहकडे हो केवळ मीज दिसतो तो गुणातीत होतो